सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा श्लोक अकरावा काय मनसा योगिन कर्म, कर्म कुवंती संगम त्यक्वळ शरीराने केवळ मनाने केवळ बुद्धीने आणि इंद्रियाने कर्मयोगी फलासक्ती टाकून कर्म करतात म्हणून त्यांची चित्तशुद्धी होत असते ते अहंकारविरहित कर्मे करत असतात म्हणून ते कर्म करीत असूनही शुद्ध असतात देखे बुद्धीची भाषा नेजे मनाचा अंकुर नुदय जे ऐसा व्यापारू तो बोलीजे, जे पहा जे कर्म बुद्धीला समजण्याचे पूर्वी व मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते त्या व्यवहाराला कायक व्यवहार असे म्हणतात हेच मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैशी योगी ये कर्मे करीत केवल तनू हेच स्पष्ट पाहिजे असेल तर ज्या ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाची हालचाल असते त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्मे करीत असतात मग पांच भौतिक समसले जेव्हा शरीर असे निदेले तेथ मनची रहाटे ते एकले स्वप्नी जेवी शरीर हे पाच भूतांचे बनलेले असते त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते नवलायके धनुर्धरा कैसा वासने देहा होऊ नेदी उजगरा भोगी अर्जुना एक आश्चर्य पहा या वासनेचा विस्तार केवढा आहे ती देहाला जागे होऊ देत नाही पण सुख दुःखाचा भोग भोगवते इंद्रियांच्या गावी नेणीजे ऐसा व्यापार उजो निपजे तो केवळ उगा मानसाचा। माणसाचा पत्ता नसतो असे जे कर्म उत्पन्न होते त्याला केवळ मानसिक कर्म म्हणतात योगी ये तो ही करीती परिकर्म ते न बांधी जती, जे सांडिली आहे संगती अहमभावाची योगी तेही कर्म करतात पण त्या कर्माने बांधले जात नाहीत करंट यानी अहंकाराची संगती टाकलेली असते आता जाग इंद्रियांचे चेकळू दिसे आता ज्याप्रमाणे भूतांचा संचार झाल्यामुळे चित्त भ्रमाच्या स्वाधीन झाल्यावर मग संचार झालेल्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात स्वरूप तरी देखे आळविले आई शब्दू बोले मुखे परिज्ञान नाही त्या स्ूप तर दिसते हाका मारलेले ऐकू येते तो तोंडाने शब्दाचा उच्चारही करतो परंतु हे सर्व केल्याची त्या जाणीव नसते हे असो का जेविन, जे जे काही करण ते केवळ कर्मजण इंद्रियांचे हे राहू दे तो प्रयोजना वाचूनच जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियांचे कर्म आहे असे समज मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते म्हणे हरी मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे ते खरोखरच बुद्धीचे आहे असे ओळख ते बुद्धी धुरे करूनी कर्म करिती चित्त देऊनी परि ते नैष्कर्म्या मुक्त दिसती ते बुद्धीच्या प्रामुख्याने मनपूर्वक कर्म करतात पण ते कर्मयोगी निष्कर्म स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात जे बुद्धीची देता पाहि चोखाळले कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरण नसते म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज अगा करीते नवीन कर्म ते चिते नैष्कर्म्य हे जानती सुवर्म गुरुगम्य जे अर्जुना कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच निष्कर्म होय ही गुरुकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्त पुरुष समजतात आता शांत रसाचे भरिते सांडिता हे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलविले आता शांतर रसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टीचे व्याख्यान करता आले इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू तयासीची आथी लागू परिसावया ज्यांचा इंद्रियाविषयीचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झाला आहे त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे हा असो अस अतिप्रसंगू न संडी कथा लागू होईल श्लोक संगती भंगू मनवनिया। या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात हे है विषयांतर करणे पुरे कथेचा संबंध सोडू नकोस कारण तसे करण्याने श्लोक संगतीचा बिघाड होईल जे मना आकलिता कुवाडे घागुसिता बुद्धी नातुडे ते देवाचे नी सुरवाडे, सांगवले तुझा। जे मनाने आकलन करणे कठीण आहे घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सहज सांगता आले जे शब्दात स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणी के जे स्वभावत शब्दाच्या पलीकडचे आहे ते बोलण्यात सापडले तर इतरांचे काय प्रयोजन तेव्हा तू श्रीकृष्ण संवादाची चाललेली कथा सांग हा आरती विशेषू श्रोत यांचा जाणव निवृत्तीचा मने संवादू दोघांचा परिसो नि परिस श्रोत्यांची अशी अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात कृष्ण व अर्जुन या दोघात चाललेले हे संभाषण एवढ्या वेळ ऐकले ते लक्ष देऊन यापुढे ऐका श्लोक बारावा युक्त कर्मफलम त्यक्तव शांतीमानोती नैष्ठिकीम अयुक्त कामकारेन फले सक्तो निब्धते कर्मफलाचा त्याग करून कर्म करणारा योगी अत्यंत श्रेष्ठ अशी शांती म्हणजे मोक्ष मिळवतो कर्मयोगाचे ठिकाणी अयुक्त असलेला व फलाचे ठिकाणी आसक्त असलेला मनुष्य कामाच्या योगाने प्रेरित झाल्यामुळे बंधन पावतो मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्तचे चिन्ह पुरते सांगेन तुझ निरुते चित्त दे मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले आता तुला कृतकृत्य कुरत झालेल्या पुरुषाचे चिन्ह संपूर्ण सांगेन तू चांगले लक्ष दे तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनी वारीला शांती जगी तरी ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा विट आलेला आहे त्याला या जगात शांती घरात घुसून वरते ये रू कर्म बंधे किरीटी अभिलाषाची गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या अर्जुना त्याहून दुसरा प्रपंच कर्माच्या बांधामुळे अभिलाषेच्या खुंटेला बांधला जातो श्लोक तेरावा सर्व कर्म आणि मनसा संन्यासी असते सुखी नवद्वारे पुरे दे ही नैव कुरुबन कारयन सर्व साक्षात नाही पण मनाने संन्यास करून जितेंद्रिय देहवान पुरुष नवद्वाराच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न करता वा न करविता आनंदाने पडलेला असतो जैसी फळाची ये हवे तैसे कर्म करी आघ हवे जैची येणे भावे उपेक्षी जो फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने त्याविषयी उदासीन राहतो तो जयाकडे वासू पाऊती सुखाची सृष्टी होये तो म्हणे तेथर आहे महाबोधू तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथे सांगेल तेथे महाबोध मानतो न ने दे तो अस तुची ना करी ना तो करी परी नाही करीत वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते तो फा त्याग करणारा कर्मे करीत असता ही परिणामाच्या दृष्टीने पाहिले असता काहीच करत नाही श्लोक चौदाव न कर्तृत्व न कर्माणी लोकसृजती प्रभू न कर्म फल संयोगम स्वभाव वस्तू प्रवर्तते विश्वाचा करतेपणा कर्म अथवा कर्माचा फलाची संयोग यापैकी काहीही सर्वेश्वर उत्पन्न करत नाही स्वभाव म्हणजे प्रकृतीत सर्व करते जैसा का सर्वेश्वरू पाहिजे त निर्व्यापारू परितोची रि विस्तारू त्रिभुवनाचा ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुत क्रिया शून्य असतो परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्तराची रचना करतो आणि करता ऐसे म्हणपे तरी कवणे कर्मी न शिंपे हातू पावो न उदास वृत्तीचा आणि त्याच करता असे मनावे, तर तो कोणत्याही कर्मात लिप्त होत नाही कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही म्हणजे ज्याची उदासीनता किंचितही बिघडत नाही योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले त्याच्या सहज स्थितीचा तर भंग होत नाही व त्याचा अकर्तेपणा चोळवटत नाही असे असूनही तो महाभूतांचे समुदाय चांगले तऱ्हेने उत्पन्न करतो जगाच्या जीवी आहे परी कवनाचा कही नोहे जगची हे होय जाये तो शुद्धीही नेणे तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो परंतु केव्हाही कोणाचीही आसक्ती धरत नाही हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते याची त्यास खबरही नसते श्लोक पंधराव ना दत्ते कस पाप न सुकृतम विभु अज्ञानेनावृतम ज्ञान ते नुहती जंतव ईश्वर कोणाचे पाप घेत नाही पुण्य घेत नाही ज्ञान अज्ञानाने आच्छादलेले आहे तेने करून प्राणी मोह पावतात पापपुण्ये अशे शे पासीची असतू न देखे आणि साक्षी ही ठोवू न ठके येरी गोठी यसी प्राणीमात्राकडून होणारी संपूर्ण पाप पुण्ये ही त्याच्या अगदी जवळ असतात तरी तो त्यांना जाणत नाही फार काय तो त्यांचा सा साक्षीही होऊन राहत नाही तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलायला पाहिजे पैमूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊन खेळले परी अमूर्तपण नचे सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला भ्रष्टता येत नाही तो सृजी पाळी संहारी ऐसे बोल जे चराचरी ते अज्ञान गा अभारी तो उत्पन्न करतो पालन करतो असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते अर्जुना ऐक ते केवळ अज्ञान आहे श्लोक सोळावाशित मादित्य ज्ञान प्रकाशयती तत्परम परमात्म्याच्या ज्ञानाने ज्यांचे अज्ञान नाश पावले आहे त्यांना ते ज्ञान सर्व वस्तूंच्या ठिकाणी पर जी वस्तू आहे तिचे सूर्याप्रमाणे प्रकाशन करते ते अज्ञान जै समूळ तुटे ते, ते भ्रांतीचे मसई रे फेटे मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते त्यावेळेला भ्रांतिरूपी काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे कर्तृत्व प्रतितीला येते येथ ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे आणि ईश्वर एक अकर्ता आहे असे जर चित्ताला पटले आणि मुळापासून स्वभावत तोच ईश्वरच मी आहे तर मी उघड अकर्ता आहे ऐसेनी विवेक ए उदो चित्ती तयासी भेदू कैसा त्रिजगती देखे आपुली प्रतिती जगची मुक्त अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पाहतो जैशी पूर्व दिशेचा राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी कि येरी ही दिशा तियेची काळी काळी मा नाही ज्याप्रमाणे पूर्व दिशारुपी राजवाड्यात सूर्योदय रूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसऱ्याही दिशातील काळोख नाहीसा होतो श्लोक सतरावास्त आत्मा न पुनरावृत्ती त्या परब्रह्माच्या ठिकाणी ज्यांच्या बुद्धी रंगल्या आहेत ते परब्रह्म ज्यांचा आत्मा आहे म्हणजे ते परब्रह्मच आपण आहोत असा ज्यांच्या बुद्धी निश्चय करतात त्यांचेच ठिकाणी ज्यांचा अभिनिवेश आहे म्हणजे तेच आपण आहोत अशी भावना ज्यांच्या बुद्धी करत आहेत आणि जे मत मतपरायण आहेत म्हणजे त्याचा निजध्यास ज्यांच्या बुद्धी करतात त्या लोकांना पुनरपी संसार प्राप्त होत नाही कारण ज्ञानाच्या योगाने त्यांचे दोष माहिती झालेले असतात बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशि बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान झाले म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्र्माकार ठेवून तो रात्रदिवस त्याच अनुसंधानात असतो ऐसे व्यापक ज्ञान भले जयांची या हृदयागिवसीत आले तयांची समता दृष्टी बोले विशेषू काय असे चांगले व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयांचा तपास करत आले आहे म्हणजे ज्यांना प्राप्त झाले आहे जी दृष्टी होते शब्दा ने विशेष का वर्णन करूक देखसे जसे अपने ब्रम्हरूप काय संगठे आश्चर्य है, है? परिद जैसे कवतिके कही चिदन्य न देखे का विवेकुहा नोड़े भ्रांति जेवी परंतु ज्याप्रमाणे दैव हे लिलेने देखील केव्हाच दरिद्रतेला पाहत नाही किंवा विचार हा ज्याप्रमाणे ओळखत नाही ना तरी अंधकाराची न देखे स्वप्ने अमृत नायके काने मृत्यू कथ किंवा अंधकाराचा मासला ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही हे असो संतापू कैसा चंद्रून स्मरे जैसा भूती भेदू नेनता तैसा ज्ञानी ते हे राहु दे उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही त्याप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राण्याच्या ठिकाणी भेदाला जाणत नाहीत श्लोक अठरावा विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचे वश्वपाके च पंडिता समदर्शिन विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राह्मण गाय हत्ती तसेच कुत्रा आणि चांडल या सर्वांचे ठिकाणी त्या ज्ञानी ज्ञानीपुरुषांची दृष्टी सारखीच असते मग हा मशकू हा गजू कि हा श्वपचू हा द्विजू पहिलं इतरू हा आत्मजू हे उरेल के मग त्यांच्या ठिकाणी हे चिल्लट आणि हा हत्ती किंवा हा चांडल आणि हा ब्राह्मण किंवा हा आपला मुलगा आणि हा पलीकडे असलेला परका हा भेट कोठून उरणार हे तरी हे श्वान एक गुरु एक हिन हे असो कैचे स्वप्न जागत या अथवा ही गाय आणि हे कुत्रे अथवा एक थोर आणि एक नीच, हे कोठले हे राहू दे जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार एथ भेदू तरीकी देखावा, जरी अहंभाव उरला हो तो आधीची नाही आघवा आता विषमो का जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतिती येईल तो अहंकार तर अगोदरच सर्व नाहीसा झाला आता भेदभाव कोठला श्लोक एकोणीसावा इहेव तैर्जित सर्ग येश्याम साम्य स्थित मन निर्दोषम हि समम ब्रम्ह तस्मा ब्रम्हि ते स्थिता अशा समदृष्टीने ज्यांचे मन स्थिर झाले आहे त्यांनी या लौकिक संसाराला जिंकले कारण ब्रह्म सर्व भूतांच्या ठिकाणी सम आहे व दोष रहित आहे व यासाठी ते ज्ञानीपुरुष ब्रह्माच्या ठिकाणी निश्चल झालेले असतात आणि म्हणून ते सर्वत्र सम आहेत म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणाचे अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे म्हणून सर्व ठिकाणी सर्व सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहोत हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्णपणे जाणतो जी विषय सांगू न सांडिता इंद्रिया ते न दंडिता परी निसंगता कामने विण ज्यांनी विषयांचा संबंध टाकला नाही आणि इंद्रियांना शासन केले नाही परंतु एक आपले ठिकाणी इच्छा नसल्यामुळे ज्यांनी अलिप्तता भोगली जी ही लोकांचे लौकिकेची व्यापारे परीसांडिले निदसुरे लौकिकुहेोकांना अनुसरून लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात परंतु ज्यांनी लोकांचे ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा त्याग केला आहे जैसा जना माझी खेचरू अस तुची जना नोहे गोचरू तैसा शरीरी परी संसारू नोळखे तया ज्याप्रमाणे पिशाचे जगात असून जगाला दिसत नाही त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीची जळ ते आणि के वेगळे कल्लोळ हे हे राहू दे वाऱ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी लाटारूपाने खेळते पण लोक त्यास या लाटा पाण्याहून वेगळे आहेत असे म्हणतात तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मची तोसाचे मन साम्या आले जयाचे सर्वत्र ग त्याप्रमाणे त्याच्या नामरूपाची गोष्ट आहे एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे तो खरोखर ब्रह्मच आहे ऐसेनी समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षण हि आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे अशा तऱ्हेने जो समदृष्टीने असतो त्या पुरुषाला लक्षण देखील आहे अच्युत म्हणाले अर्जुना मी तुला ते थोडक्यात सांगतो त्याचा तू विचार कर श्लोक विसाववा न प्रभृचेत प्रियम प्राप्य नेत प्राप्यच्या प्रियम मूढ ब्रह्मविद ब्रह्मिस्थित प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद मानू नये आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग पाहू नये अशी समदृष्टी ज्यांची आहे तेच स्थिर बुद्धी मोहरहित ब्रह्मज्ञ व ब्रह्मांच्या ठिकाणी स्थित आहेत असे ओळख तरी मृग जळाचे जैसे न लोटे केली जो मृगजलाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असतात ज्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत तोची तो, तो निरुता समदृष्टी तत्वता हरि म्हणे पंडूसुता तोची ब्रह्म तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होत कृष्ण म्हणाले अर्जुना ब्रह्म ते तोच समज श्लोक एकवीस बाह्यस्पर्शक्तात विंद्मिय सुखम सब्रम्होग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्णुते बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्याचे अंतःकरण आसक्त झालेले नाही त्याला आत्म्याच्या ठिकाणी जे काही सुख आहे ते मिळते तो ब्रह्माशी समरस होऊन युक्त झालेला पुरुष अक्षय सुखाचा अनुभव घेत येण्याची नाही तो विषय न सेवी हे काय विचित्र येथ तो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावात येत नाही म्हणजे तो इंद्रियांशी तादातमी पावत नाही तो विषय सेवन करीत नाही यात काय आश्चर्य आहे सहजे स्व सुखाचे नि अपारे सुरवाडले अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतःकरणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही म्हणजे विषयांकडे प्रवृत्त होत नाही सांगिक मुदळाचे निताटे जो जे विला चंद्रकिरणे चोखटे तो चकोरू काई अंटे, चुंबित असे सांग कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो तो चकोर पक्षी वाळवंटातील दगर चाटत बसेल का तैसे आत्मसुख उपाय जयासी आपण पेची फावले तया विषय सहजे सांडवले म्हण काय त्याप्रमाणे ज्याला स्वतःच्या म्हणजे आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले त्याला विषय सुटले हे काय सांगावयाच पाहिजे एरवी तरी कौतुके विचारू निपा हे पाषयांचे निसुखे झकविती कवण एरवी सहजच चांगला विचार करून पहा या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात